अध्याय सेहेचाळीसावा उद्धवाचे ब्रजगमन श्री शुकदेव म्हणतात उद्धव हा एक वृष्णूंचा श्रेष्ठ मंत्री होता तो साक्षात ब्रहस्पतींचा शिष्य असून अतिशय बुद्धिमान होता तसाच तो श्रीकृष्णांचा प्रियमित्रही होता शरणागतांची सर्व दुःखी नाहीशी करणारे भगवान श्रीकृष्ण एके दिवशी आपला अनन्य प्रिय भक्त उद्धव याचा हात हातात घेऊन म्हणाले हे सौम्य उद्धवा तू व्रजामध्ये जा इधे जाऊन मजा माता पित्यान आनंदित कर तसे विरह गोपीन मजे दुखा निरोप सामने दूर कर गोपीन से मन प्राण नित्यमाझा लागू रही जीवन सर्वस्व मीच आजा पति पुत्र इत्यादि सोडले आनाने सुध् मिला प्रियतम आत्मा मानल ज्यांनी माझ्यासाठी लौकिक पारलौकिक धर्म सोडून दिले त्यांचे पालनपोषण मी करतो प्रियबुद्धवा त्या गोपींचा परम परमप्रियतम मी इथे दूर आल्यामुळे माझा स्मरण होऊन त्यांची शुद्ध हरपते माझ्या विराहामुळे माझ्या भेटीची उत्कंठा वाढून त्या व्याकुळ होत असतात मनमान झालेल्या माझ्या गोपी मी येईन असेच सांगितल्यामुळे अत्यंत कष्टाने कसेबसे आपले प्राण धरून आहेत श्री शुक म्हणतात राजा श्रीकृष्ण असे म्हणाले तेव्हा अत्यंत आदरपूर्वक उद्धव आपल्या स्वामींचा संदेश घेऊन रथावर आरू होऊन नंद गोकुळाकडे निघाला उद्धव सूर्यास्ताच्यावेळी नंदांच्या ब्रजामध्ये पोहोचला त्यावेळी रानातून परत गुरांच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीमुळे त्याचा रथ झाकून गेला होता व्रजभूमीमध्ये माझावर आलख् गायींसाठी माझलेले बैल आपापसात झुंजत होते त्यांच्या अंबरण्याने व्रजभूमीत दुमदुवून गेली होती नुकत्याच व्यालल्या गाई दुढाने भरलेल्या सडांविषी आपापल्या वासरांकडे धावत निघाल्या होत्या इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या पांढऱ्या वासरांनी गोकुळ शोभून दिसत होते, होते। गायींच्या धारा काढण्याचा आवाज आणि वेणूंचा मधुर आवाज येत होता तिथे सुंदर वस्त्रानंतर घातलेल्या गोपी आणि गोप श्रीकृष्ण बलरामांच्या मंगलमय चरित्राचे गायन करीत होते त्यामुळे ते गोकुळ अधिक शोभत होते तिथे गोपांच्या घरामध्ये अग्नि सूर्य अतिथी गाई ब्राह्मण आणि देवता पितरांची धूप दीप फुले इत्यादींनी पूजा होत होती त्यामुळे सगळा व्रज मनोरम दिसत होता चारी बाजूंनी मने फुलांनी लहडलेली होती पक्षी किलबिलाट करीत होते आणि भोंगे गुणगुणत होते तेथील जलाशय कंगलांच्या ताटव्यांनी आणि हंस करूडवा इत्यादी पक्ष्यांनी शोभत दिसत होते श्रीकृष्णांचा प्रिय भक्त उद्धव जेव्हा ब्रजामध्ये आला तेव्हा त्याची भेट घेऊन नंद अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला आलिंगन देऊन त्याचा श्रीकृष्ण समजून सन्मान केला त्याला पकवान्नांचे भोजन वाढले नंतर तो आरामात पलंगावर पोहळला तिथं हो त्याचे पाय वगैरे चेपून त्याचा प्रवासाचा शीण दूर केला नंतर नंदानी त्याला विचारले हे भाग्यवान उद्धवा आमचा मित्र वसुदेव आता तुरुंगातून मुक्त झाला तो सुरू पुत्र इत्यादींसह हो खुशाल आहे ना आपणच केलेल्या पापांचं फळ म्हणून पापी कंस अनुयायांच्यासह मारला गेला हे छान झाले कारण तो धार्मिक आणि सचशील या दोन वंशांचा नेहमी द्वेष करीत असे बरे तर उद्धवा श्री कृष्णाला आपल्या लोकांची कधी आठवण येते का येथे त्याची आई आहे हितचिंतक मित्र असे गो गोपी आहेत त्यांनाच आपले स्वामी मानणारे हे व्रजातील लोक आहेत गई वृंदावन आणि हा गोवर्धनही आहे या सर्वांची त्याला कधी आठवण येते का आपल्या बांधवांना भेटण्यासाठी आमचा गोविंद एकदा तरी इकडे येईल का तो जर इथे आला तर अमृताचे ते सुंदर नाक असलेले आणि सुहास्य नजरेने पाहणारे मुखकमी पाहू शकू उदात उदयी श्रीकृष्णाने जे टाळण्याचा आमच्याकडे काहीही उपाय नव्हता त्या वणमा तुफान पौस वृषासूर अजगर इत्यादी मृत्यूंच्या अनेक प्रसंगातून आमचं रक्षण केले आम्हाला श्रीकृष्णांचे पराक्रम विलासपूर्ण नेत्रकटाक्ष मनोहर हास्य मधुर भाषण इत्यादींची आठवण येते तेव्हा आमची दुसरी कामे थांबतात श्रीकृष्णांच्या चरणचिन्हांनी विभूषित झालेली नदी पर्वत वने क्रीडांगणे इत्यादी आम्ही पाहू लागतो तेव्हा आमचे मन तन्मय होऊन जाते देवांच्या महान कार्यासाठी इथे अवतरलेले रामकृष्ण हे श्रेष्ठ देव आहेत असे मी मानतो कारण गर्भाचार्यांनी मला तसे सांगितल आह सिंह जसा पशूंना सहज मारतो त्याचप्रमाणे त्यांनी 10,000 हजार हत्तींच बळ असणारा कंस त्याच दोन पहलवान आणि गजराज कुवलया पीड यांना सहज मारले हत्तीनं एखादी काठी मोडावी त्याप्रमाणे त्यांनी तीन ताड लांब असे अत्यंत बळकट धनुष्य तोडले तसंच एकाच हाताने सात दिवसपर्यंत पर्वत उचलून धरला जेव्हा सुरासुरांवर विजय मिळवला होता त्या प्रलंब धेनू, अरिष्ट तृणावर्त बदि दैत्यांना त्यांनी सहज मारले श्रीशुख म्हणतात श्रीकृष्णांच्या प्रेमात रंगून गेलेले नंद अशा प्रकारे जेव्हा त्यांच्या एकेका ली स्मरण करू लागले तेव्हा त्यांच्या प्रेमाला पूर आला त्यामुळे ते व्याकुळ झाले आणि उत्कंठा अतिशय वाढल्यामुळे शेवटी स्तब्ध झाले नंद सांगत असलेल्या श्रीकृष्णांच्या लीला ऐकून यशोदेच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आणि पुत्रस्नेहामुळे तिच्या स्तनातून दुधाचा धारा वाहत होत्या नंद आणि यशोदा यांचे श्रीकृष्णाबद्दलचे प्रगाढ प्रेम पाहून उद्धव आनंदमग्न होऊन त्यांना म्हणाला हे मान्यवर चराचराचे चरा गुरु असणाऱ्या नारायणांच्या बद्दल आपल्या मनात इतका प्रेमभाव आहे म्हणून आपण दोघे सर्वांमध्ये अत्यंत भाग्यवान आहात यात संशय नाही बलराम आणि श्रीकृष्ण पुराण पुरुष आहेत ते सारे विश्वाचे उपादान कारण आणि निमित्त कारणही आहेत पुरुष आणि प्रकृती तेच आहेत हेच दोघेजण सगळ्यांच्या शरीरात प्रवेश करून त्या शरीरांमध्ये राहणाऱ्या प्रकृतीहून निराळ्या ज्ञानस्वरूप जीवाचे नियमन करतात जो जीव मृत्यूच्या वेळी आपले शुद्ध मन एक क्षणभरका होईना त्यांचे ठिकाणी एकाग्र करतो तो सर्व कर्म कर्मवासनांना धुवून टाकतो आणि लगेच सूर्याप्रमाणे तेजस्वी असा ब्रह्ममय होऊन मोक्ष प्राप्त करून घेतो जे सर्वांचे आत्मा आणि परमकारण आहेत ते नारायणच दुष्ट निर्दालन आणि साधूरक्षण करण्यासाठी मनुष्याप्रमाणे शरीर धारण करून इथे प्रगट झालेले आहेत या महात्म्यानं त्यांच्या ठिकाणीच असा सुदृढ प्रेमभाव धारण करा मग आपल्या दोघांना कोणते शुभकर्म करायचे शिल्लक राहणार आहे भक्त वत्सल यदुकुल श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण थोड्याच दिवसात व्रजामध्ये येतील आणि आपल्या दोघं आईवडिलांना आनंदित करतील सर्व यादवांचा शत्रू असणाऱ्या कंसाला आखाड्यात मारून आपल्या जवळ येऊन कृष्णांनी जे म्हटलं ते म्हणणं ते खरे करतील हे भाग्यशाली माता पित्यानं खेद करू नका तुम्ही श्रीकृष्णांना आपल्या जवळच पाहाल कारण जसा लाकडामध्ये अग्नी नेहमी व्यापून असतो त्याचप्रमाणे ते सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये नेहमी विराजमान असतात त्यांना अभिमान नसल्या कारणाने त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रियही नाही त्यांचा सर्वांमध्ये समभाव असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने कोणी उत्तम नाही की कोणी अधम नाही एवढंच काय त्यांच्याशी शत्रुत्व करणाराही त्यांचा शत्रू नाही त्यांचे कोणी माता पिता नाहीत किंवा पत्नी पुत्र नाहीत त्यांना कोणी आपला नाही की परका नाही तसाच देह नाही की जन्मही नाही या लोक त्यांना कोणतंही कर्तव्य नाही तरीसुद्धा ते सज्जनांच्या संरक्षणासाठी लीला म्हणून देव इत्यादी सात्विक मत्स्य इत्यादी तामस तसंच मनुष्य इत्यादी मिश्र योनी शरीर धारण करतात भगवान अजन्मा आणि गुणांपासून अलिप्त असूनही लीला करण्यासाठी सत्व रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करून त्यांच्या बारा जगाची उत्पत्ती पालन आणि संहार करतात ज्याप्रमाणे मनुष्य वेगाने गोल फिरतो तरी सगळी पृथ्वी फिरते आहे असे त्याला वाटते त्याप्रमाणे सर्व काही करणारे चित्तच असूनही त्या चित्तामध्ये अमृबुद्धी असल्याकारणाने ने आत्मा स्वतःलाच करता समजू लागतो भगवान कृष्ण हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नाहीत तर ते सर्व प्राण्यांचे आत्मा पुत्र पिता माता आणि स्वामी सुद्धा आहेत जे काही पाहिले किंवा ऐकले जाते मग ते भूतकाळ वर्तमान काळ किंवा भविष्यकाळाशी संबंधित असो स्थावर असो की जंगम महान असो की लहान अशी कोणतीही वस्तू नाही की जी श्रीकृष्णांपासून वेगळी आहे त्यांच्या व्यतिरिक्त खरे पाहता कोणतीच वस्तू नाही वास्तविक सत्य फक्त तेच आहेत परीक्षिता उद्धव आणि नंद अशा प्रकारे आपासाप गोष्टी करीत असताना रात्र संपून गेली पहाटे गोपी उठल्या दिवे लावून त्यांनी वास्तुदेवतेचे पूजन केले आणि नंतर त्या दही घुसळू लागल्या गोपींच्या हातातील बांगड्या दोरी ओढताना चमकत होत्या त्यांचे नितंब स्तन आणि गळ्यातील हार हालत होते हरणारी कुंडले त्यांच्या कुंकुम गानांची लाली वाढवित होते त्यांच्या अलंकारातील रत्नी दिव्यांच्या प्रकाशाने अधिकच झगमगत होती त्यावेळी गोपी कमलनयन श्रीकृष्णांच्या चरित्रांचे मोठ्याने गायन करीत होत्या त्यांचे ते गाणे धने घुसळण्याच्या आवाजात मिसळून स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचली त्या स्वरलहरी सगळीकडे पसरून सर्व दिशांचे अमंगल नाहीसे करीत जेव्हा भगवान सूर्यनारायणांचा उदय झाला तेव्हा नंदांच्या दरवाजासमोर एक सोन्याचा रथ उभा असल्याचे व्रजांगनाने पाहिले हा कोणाचा रथ आहे असे त्या एकमेकीनं विचारू लागल्या एक गोपी म्हणाली कंसाचा हेतू साध्य करण्यासाठी कमल नयन श्यामसुंदरांना इथून मथुरेला घेऊन जाणारा आक्रोर तर नाही ना दुसरी एक गोपी म्हणाली आता तू आम्हाला घेऊन जाऊन काय करणार आपल्या मरण पावलेला राजा कंसाचे पिंडदान करणार नाही ना व्रजवासींनी स्त्रिया अशा प्रकारे आपापसात बोलत होत्या तेवढ्यात नित्यकर्मी आटोपून उद्धव तिथे येऊन पोहोचला